अध्याय तीनशे एकोणचाळीसावा नारायणांचा नारदास आत्मतत्वोपदेश भीष्म सांगता याप्रमाणे गुह्य व सार्थ नामावलीने भगवंतांची नारदाने स्तुती केल्यावर विश्वरूपधारी नारायणाने नारदृषींना आपले स्वरूप दाखवले प्रभूंचे ते रूप चंद्रापेक्षा काहीसे अधिकच शुद्ध व सुंदर होते प्रभूंचा वर्ण काहीसा अग्निसारखा असून आकृती किंचित नक्षत्रांच्या युतीसारखी होती प्रभूंचा वर्ण किंचित पोपटाच्या पंखासारखा काहीसा स्फटिकासारखा किंचित काजळासारखा काहीसा सुवर्णासारखा किंचित प्रवालांकुरासारखा काहीसा श्वेत किंचित जातरूपासारखा कोठे कोठे वैडूर्याप्रमाणे किंचित नील वैडूर्य तुल्य किंचित इंद्रनील सदृश काहीसा मयूर कंठाप्रमाणे व किंचित मुक्ताहारासारखाही होता याप्रमाणे बहुविध वर्णांची छटा प्रभूंच्या त्या स्वरूपाचे ठिकाणी दुर्गोचर होत होते <coughs> <coughs> <coughs> त्या सनातन प्रभूच्या विश्वरूपाला म्हणजे विराट स्वरूपाला सहस्र नेत्र शंभर मस्तके सहस्र सहस्र उदरे व सहस्र हस्त होते इतके असूनही काही ठिकाणी ते स्वरूप अगम्य म्हणजे अगोचर होते तो विराट स्वरूपी परमात्मा एका मुखाने ओंकाराचा उच्चार करून लगोलक लोग तदनुगामी सावित्रीचा म्हणजे गायत्रीचा जप करत होता त्या जितेंद्रिय देवाधिदेव हरीचा बाकीच्या मुखातून चारही वेद व अरण्यक संज्ञक वेदांगे यातील नानाविध मंत्रांचा घोष सारखा चालू होता त्या यज्ञपती देवेशाने आपले हातात वेदी कमंडलू शुभ्रमणी उपानह, उपानह म्हणजे कदाचित खडावा असाव्या कारण देवांचे हातात जोडे असण्याचे कारण दिसत नाही कुश अजिन दंडकाष्ठ व ज्वलित अग्नि एवढ्या वस्तू धारण केल्या होता, ते रूप पाहताच द्विजश्रेष्ठ नारदानी काही न ना बोलता मुदित अंतकरणाने त्या प्रसन्न परमेश्वराला नम्रपणे वंदन केले तेव्हा मस्तक लवून प्रणत झालेल्या त्या नारदांना तो अव्यय व आदिदेव परमात्मा असे म्हणाला श्री भगवान म्हणाले एकत द्वित व त्रित हे ऋषी श्रेष्ठ माझ्या दर्शनाच्या लालसेने या ठिकाणी आले होते परंतु त्यांना माझे दर्शन घडले नाही आणि अनन्य भक्ती वाचून ते कोणालाही घडायचे नाही माझी अनन्य भक्ती करणाऱ्यांमध्ये तू श्रेष्ठ आहेस हे ब्राह्मणा हे माझे श्रेष्ठ देह असून मीच चार रूपाने धर्माच्या घरी जन्म घेतला त्या मूर्तीची शास्त्रवचनानुसार यथाविधी भक्ती करून तुला इष्ट साधायचे असेल ते साध्य करून घे हे विप्रा तुला वाटेल तो वर मजपाशी माग निर्विकार विश्वस्वरूपी परमात्मा जो मी तो तुझवर आज प्रसन्न झालो आहे नारद म्हणतात हे देवराया आज तुझे भगवत स्वरूप माझे दृष्टीस पडले यानेच माझी यमनियमादी सर्व तपश्चर्या सफळ झाली असे मी समजतो भगवंता तू सनातन स्वरूपी, नृसिंह व सर्वव्यापी प्रभूश्रेष्ठ आहेस तुझे प्रत्यक्ष दर्शन झाले एवढा वर मला पुष्कळ झाला आणखी वर मला काही नको भीष्म पुढे सांगतात परमेष्ठीचा पुत्र जो नारद त्याला याप्रमाणे विश्वरूप दाखवल्यावर परमात्मा म्हणाले हे नारदा विलंब न करता येथून आता जा हे माझे भक्त चंद्रासारखे तेजस्वी असून त्यांना इंद्रिय नाहीत व हे काही खातही नाहीत एकाग्रमानाने यांना माझी भक्ती करता यावी व त्यांचे भक्ती विविघ होऊ नये यास्तव आता तू येथून जा या महाभागांना सिद्धी मिळाली आहे त्यांनी माझी पूर्वी अनन्य भावाने भक्ती केल्यामुळे राजस व तामस गुणांपासून त्यांची मुक्तता झाली आहे एवढेच नवे तर खरोखर माझे ठाई लीन होण्याची पात्रता यांचे अंगी आली आहे जो नेत्रांना अगोचर आहे जो त्वचेला स्पर्शाने कळत नाही जो गंधरूप नसल्यामुळे ज्याचे घाणेंद्रियाला ज्ञान होत नाही जो रसरहित आहे म्हणून जिव्हेला समजत नाही ज्याला सत्व रजम व या त्रिगुणांचा विटाळ होत नाही जो प्राणी प्राणीमात्राचे ठिकाणी साक्षीरूपाने आहे ज्याला आत्मा म्हणतात याव भूतांची शरीरे नष्ट झाली तरी ज्याचा ना, नाश होत नाही जो नित्य आहे ज्याला जन्म नाही जो शाश्वत आहे जो निर्गुण आहे ज्याला अंश नाही म्हणजे जो अविभाज्य आहे जो चोवीस तत्वां पलीकडे असून त्याला पंचवीसावा अशी संज्ञा आहे ज्याला पुरुष असेही म्हणतात जो निष्क्रिय म्हणजे ज्याला कर्मांचा अवलेप नाही ज्ञानानेच योगाने जो जळतो आणि ज्याचे ठिकाणी लीन झाले असता द्विजश्रेष्ठ मुक्त होतात त्या सनातन परमात्म्यालाच वासुदेव असे म्हणतात हे नारदा अशात्या त्या भगवंतांचा व्यापकपणा व महिमा केवढा आहे पहा शुभाशुभ कर्माचा त्याला लेप होत नाही सत्वरयतम हे तीन गुण सर्व शरीरांमध्ये वास करून संचार करतात आणि हा क्षेत्रज्ञ संज्ञक जीवात्मा या त्रिगुणात्मक कर्मांचा उपभोग घेतो परंतु या गुणत्रयीचा लेप मात्र त्याला लागत नाही स्वतः गुणरहित असून याचा जीवात्मा गुण उत्पन्न करतो व गुणांचा स्पर्श स्वतःला होऊ न देता त्यांचा उपभोग घेतो हे देवर्षे प्रलयाची वेळ आली म्हणजे सर्व विश्वाला आधारभूत असणारी पृथ्वी जलामध्ये लीन होते जलाचा तेजामध्ये लय होतो तेज वायूमध्ये अंतर्भूत होते वायू आकाशामध्ये लीन होतो आकाश मनाचे ठिकाणी लय पावते मन हे श्रेष्ठभूत देखील अव्यक्त प्रकृतीमध्ये मिळून जाते आणि शेवटी हे ब्रह्मण अव्यक्त प्रकृती क्रियाहीन पुरुषाचे ठिकाणी लीन होते या सनातन पुरुषाहून श्रेष्ठ असे अन्य काही विद्यमान नाही अनन्य सामान्य पुरुष जो सनातन वासुदेव त्या व्यतिरिक्त या अखिल जगामध्ये कोणतीही स्थावर अथवा जंगम सृष्ट वस्तू नित्य नाही महासमर्थ वासुदेव भूतमात्राच्या ठिकाणी आत्म्याच्या रूपाने वास करतो पृथ्वी जल तेज वायू व आकाश या पंचमहाभूतांचा संयोग होऊन हे शरीर बनते अशा प्रकारे निर्माण झालेल्या शरीरात हे ब्रह्मण अदृश्य परमात्मा वासुदे सूक्ष्म रूपाने त्वरित गतीने प्रवेश करतो या क्रियेला जन्म म्हणतात शरीरात प्रवेश केल्यावर तोच प्रभू शरीराकडून कर्मे करवितो पंचमहाभूतांच्या संयोगावाचून केव्हाही देह उत्पन्न व्हावयाचा नाही व देहामध्ये जीवाने प्रवेश केल्याशिवाय प्राणादी वायूंची हालचाल सुरू व्हायची नाही अर्थात कोणतीच कर्मे घडाव्याची नाहीत हा देहवर्ती जीव महासमर्थ असून शेष व संकर्षण अशीही त्याला आणखी नावे आहेत या संकर्षणापासून उत्पन्न होऊन जो ध्यानार्चनादी कर्मानी सनत्कुमारत्व म्हणजे जीवनमुक्तत्व संपादू शकतो म्हणून त्याला सनत्कुमार असे नाव असून प्रलयकाली त्यातच सर्व भूतांचा लय होतो असा जो सर्व भूतांचे मन म्हणून असतो त्यालाच प्रद्युम्न असेही म्हणतात या प्रद्युम्नापासून कर्ता कारण व कार्य यांची उत्पत्ती आहे व त्यापासून चराचर सर्व जगत निर्माण होते त्यालाच अनिरुद्ध म्हणतात ईशान अशीही त्याला संज्ञ आहे सर्व कर्मांचे ठिकाणी व्यक्त होणारा अहंकार हाच होय हे राजेंद्रा निर्गुणात्मक क्षेत्रज्ञ व वा भगवान जो वासुदेव तो केव्हा जीवरूपाने अवतार घेतो तेव्हा त्याला संकर्षण प्रभू असे म्हणतात संकर्षणापासून मनाच्या रूपाने अवतारणारा प्रद्युम्न उत्पन्न होतो प्रद्युम्नापासून अनिरुद्ध उत्पन्न होतो तोच अहंकार व ईश्वर होय हे नारदा चराचर सृष्टी क्षर आणि अक्षर सत व असत ही सर्व मजपासूनच उत्पन्न होतात माझे भक्त मजमध्ये लीन होऊन मुक्त होतात मीच पंचवीसावा मीच ज्ञेय व मीच निष्क्रिय पुरुष आहे मी निर्गुण कला रहित व द्वंद्वातीत असून मला कसलीही कसलाही परिग्रह नाही हे कसे ते तुला कळायचे नाही कारण माझे सगुण रूप तुला दिसत आहे पण माझ्या मनात आले तर एका क्षणात मी हे रूप टाकून देईन निर्गुण होईल मी अखिल जगाता गुरु आहे माझे दर्शन तुला होत आहे ही देखील माझी माया आहे सर्व सृष्ट वस्तूंचे गुणधर्म तुला आता माझे ठिकाणी दिसत आहे यामुळे तुला माझे यथार्थ म्हणजे निर्गुणत्वाने ज्ञान होणे शक्य नाही माझा चार प्रकारच्या मूर्तींचे स्वरूप तुला यथातथ्य उलगडून सांगितलेच आहे मलाच जीवात्मा अशी संज्ञा आहे आणि जीवात्म्याच या ठिकाणीच वास्तव्य आहे तथापि एवढ्यानेच आपण जीवात्मा ओळखला असे मात्र तू समजू नको हे ब्रह्मन मी सर्वव्यापी असून अखिल समुदायांचा अंतरात्मा आहे परंतु भूत भूतमात्राचा नाश झाला तरी मी मात्र नाश पावत नाही हे मुने जे महाभाग श्रेष्ठ सिद्धी मिळवून माझी अनन्य भक्ती करतात त्यांची रजोगुण व तमोगुण यांच्या अवलेपापासून मुक्तता होऊन ते तद्रूप होतात निरुक्ताने ज्याचे ज्ञान होते वो ज्याला हिरण्यगर भाषे म्हणतात तो जगज्जनक चतुर्वक्त्र सनातन ब्रह्मदेव माझे आज्ञेने माझी अनेक कृत्ये घडवून आणतो माझ्या क्रोधापासून रुद्राची उत्पत्ती झाली असून तो माझ्या ललाटातून बाहेर पडला माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले हे माझे एकादश रुद्र अवलोकन कर माझ्या डाबेबाजूस द्वादश आदित्य उभे आहेत ते पहा माझ्यापुढे सुरश्रेष्ठ अष्टवसू दिसत आहेत तिकडे दृष्टी दे आणि माझ्या पाठीमागे नासत्य व दस्त्र हे दोघे भिषस्वर्गीय उभे आहेत त्याकडे पहा त्याचप्रमाणे हे साधुवर्य सर्व प्रजापती सप्तऋषी वेद शेकडो प्रकारचे यज्ञयाग अमृत वनस्पती यमनियमादी विविध प्रकारची तपे तसेच एकवटलेले मूर्तिमंत अष्टगुणैश्वर श्री लक्ष्मी कीर्ती पर्वतांसह पृथ्वी वेदांची, जननी देवी सरस्वती अंतरिक्षातील नक्षत्रात श्रेष्ठ असलेले ध्रुव नक्षत्र मेघ समुद्र सरोवरे नद्या पितृगुणातील मूर्तिमंत मुख्य चार पितर व निराकार तीन गुण ही सर्व माझ्या विश्वरूपाचे ठिकाणी दृगोचर होत आहेत तेही अवलोकन कर हे ऋषे देवकार्याहूनही पितृकार्य मला अधिक आहे देव व पितर यांचा एक मी एकटाच आद्यजनक आहे मी पश्चिमोत्तर समुद्रामध्ये हयशिरा होऊन लोकांनी श्रद्धेने व आदराने अर्पण केलेले हव्यकव्य सेवन करतो पुरातनकाली मी प्रथम ब्रह्मदेवाला उत्पन्न केले त्याने स्वतः यज्ञयागादिकांनी माझे पूजन केले त्याचे भक्तीने संतुष्ट होऊन मी अनेक उत्तम उत्तम वर त्याला दिले ते असे कल्पारंभी तू माझा पुत्र होऊन सर्व सृष्टीचे प्रभुत्व तुला प्राप्त होईल युक्त होऊन तू सृष्टी निर्माण करशील म्हणून अहंकार असे पर्याय नाव तुला मिळेल तू तु घालून दिलेली मर्यादा कोणीही उल्लंघन करणार नाही हे ब्रह्मन वरप्राप्ती व्हावी या हेतूने जो कोणी तपश्चर्या करील त्यांना तुझेकडूनच वरप्राप्ती होईल हे व्रताचारी महाभाग तपोध्वना देव दानव ऋषी पितर व अन्य विविध भूते या सर्वांचे तू उपास्य दैवत होशील देवकार्यासाठी मी नेहमी अवतार घेईन इतकेच नव्हे तर हे ब्रह्मन पिता पुत्राला आज्ञा करतो त्याप्रमाणे तू मला आज्ञा कर मी तुला तुझ्या आज्ञेप्रमाणे वागेन मी तुझ्या आज्ञेप्रमाणे वागेन नारदा अतुल पराक्रमी ब्रह्मदेवावर प्रसन्न होऊन हे व असेच दुसरे उत्तम वर मीच त्यास दिले व पुन्हा निवृत्तीमार्ग स्वीकारून पूर्ववत निष्क्रिय झालो कारण सर्व धर्मांमध्ये निवृत्ती मार्ग श्रेष्ठ मानला असून सर्व कर्माचा त्याग म्हणजेच निवृत्ती होय म्हणून मनुष्याने निवृत्ती मार्गाचा अवलंब करून श्रेष्ठ सुखाची प्राप्ती करून घ्यावी आदित्य स्वरूपात विलीन असलेला विद्यासंपन्न महायोगी कपिल मीच असे सांख्यमतवादी आचार्य समजतात वेदांमध्ये भगवान हिरण्यगर्भ या नावाने माझीच स्तुती केली आहे हे ब्रह्मन योगशास्त्रात योगानंद या शब्दाने माझा उल्लेख केला आहे व्यक्त स्वरूप धारण करून सांप्रत मी स्वर्गात राहत आहे मी सनातन आहे सहस्रयुगे लोटल्यावर मी जगताचा संहार करीन त्यावेळी स्थावर जंगमादी सर्व भूते आत्मस्वरूपात साठवून विद्यानंदामध्ये मी एकाकी रममाण होऊन राहीन पुन्हा कित्येक युगानंतर विद्येच्या म्हणजे ज्ञानाच्या सहाय्याने मी जगत निर्माण करीन माझी जी चौथी मूर्ती आहे तिथेपासून अविनाशी शेषाची उत्पत्ती होती शेषाला संकर्षण हे नाव असून त्यापासून प्रद्युम्न उत्पन्न होतो प्रद्युम्नापासून मीच अनिरुद्ध रूपाने जन्म घेतो या प्रकारे मी पुनः आपल्यालाच उत्पन्न करतो अनिरुद्धाच्या नाभिकमलापासून ब्रह्मदेवाचा अवतार होतो आणि ब्रह्मदेवापासून चराचर भूतसृष्टी निर्माण होते प्रत्येक कल्पाच्या सुरुवातीला या प्रकाराने सृष्टीची उत्पत्ती होते हे लक्षात ठेव ज्याप्रमाणे आकाशात सूर्याच्या अस्तोदयांची परंपरा चाललेली दृष्टीच पडते त्याप्रमाणेच सृष्टीच्या प्रलयोत्पत्तीची परंपरा एकामागून एक याप्रमाणे चालू आहे नारदा सर्वशक्तिमान शक्तिमान काल ज्याप्रमाणे नष्ट म्हणजे अस्तंगत झालेल्या सूर्याला बळाने खेचून परत आणतो त्याप्रमाणे सर्व प्राण्यांच्या हितासाठी मी वराहरूप धारण करून आपले सामर्थ्याने उदकामध्ये बुडून नष्ट झालेली समुद्रमेखला पृथ्वी पुन्हा परत स्वस्थानी आणेन स्वसामर्थ्याच्या मदाने धुंद झालेल्या दितिपुत्र हिरण्याक्षाचा मी वध करीन नंतर देवांना संकटातून मुक्त करण्याकरता मी नृसिंहरूप धारण करून यज्ञयागाचा विध्वंस करणारा दितीचा पुत्र हिरण्य कशपू याचा नाश करी। पुढे ज्याला देव दानव राक्षस किंवा सर्व जगातील अन्य कोणी मारू शकणार नाही अशा महापराक्रमी व दैत्यश्रेष्ठ बलिराजा विरोचनाचे पोटी जन्मास तो स्वपराक्रमाने इंद्राला देखील राज्यभ्रष्ट करील त्या बलीने त्रैलोक्याला जर्जर करून इंद्रालाही पराजित केले म्हणजे कश्यपापासून आदितीच्या पोटी बारावा आदित्य वामन म्हणून मी अवतार घेईन आदित्य या शब्दाचा विप्त्यर्थ आदितीचा पुत्र एवढाच आहे आदित्य वामन म्हणून मी अवतार घेईन मग नारदा महासमर्थ व देवांना देखील अवध्य असा जो बली दैत्य त्याला पातालात घालून मी महावीर्यशाली इन राला त्याचे राज्य परत मिळवून देईन आणि सर्व स्थानभ्रष्ट देवतांची त्यांच्या त्यांच्या जागी स्थापना करी पुढे त्रेतायुगामध्ये भृगुकुलात मी परशुराम होऊन संपत्ती व सामर्थ्य यांच्या मदाने उन्मत्त झालेल्या क्षत्रियांचा नैनाट करून पृथ्वी निक्षत्रिय करून सोडेन त्रेतायुग संपून द्वापार युग लागल्याचे संदेश दशरथाच्या पोटी मी जगतपती राम या नावाने अवतार घेईन ऋषी एकत व द्वित या नावांच्या प्रजापतीच्या दोन पुत्रांना त्रित ऋषीचा घात केल्याचे प्रायश्चित्त म्हणून वानराचा वेड्याबाकड्या आकाराचा जन्म घ्यावा लागेल त्यांच्या वंशात उत्पन्न झालेले अरण्यवासी महाबलिष्ठ अमित वीर्यशाली व इंद्रासारखे पराक्रमी वानर देवांची सुटका करण्यासाठी मला सहाय्य करतील आणि त्यांच्या साह्याने पुलस्त्य कुलाला कलंक लावणारा मीच लावणारा नीच व भयंकर राक्षसांचा राजा जो जगत्कंटक रावण त्याचा व त्याच्या अनुयायांचा मी निपात करीन द्वापरयुगाच्या शेवटी व कलियुगाचा आरंभ होण्यापूर्वी मथुरा नगरीत कंसाला मारण्याकरता मी प्रकट होईन तेथे देवांना काट्याप्रमाणे जाचणाऱ्या अनेक दैत्यांना ठार मारून कुशस्थली द्वारकेमध्ये मी आपले ठाणे ठेवीन द्वारकेत असताना मी आदिती मातेचा अपमान करणाऱ्या भूमिपुत्र नरकासुराचा आणि मुर व पीठ या दानवांचा संहार करीन नंतर प्राग ज्योतिष नगराच्या दानवश्रेष्ठ अधिपतीला मारून तेथील संपत्ती मी द्वारकेत हरण करून आणेन पुढे बाणाचे हित चिंतणाऱ्या दक्ष व परमपूज्याशा महासेन व महेश्वर या देवांचा पराजय करून मी बलीचा पुत्र जो सहस्रबाहू बाणा त्याला जिंकीन नंतर सर्व सौभनिवासियांचा मी करीन तदनंतर हे द्विजशश्रेष्ठा गर्ग ऋषींच्या वरप्रसादाने प्राप्त झालेल्या सामर्थ्यामुळे चढून गेलेल्या कालयवन नावाचा असुराचा माझे हातून वध होईल पुढे गिरिव्रजनगरीत सर्व राजांशी शत्रुत्वाने वागणारा जरासंध नामक मोठा बलवान व अभिमानी राजा राज्य करील त्याचाही माझ्या बुद्धिवादाने चालणाऱ्या मनुष्याचे हातून शेवट होईल काही कालाने पृथ्वीवरील सर्व बलवान राजे युधिष्ठिराच्या राजस्वी यज्ञासाठी आले असताना मी शिशुपालाचा वध करीन कोणतेही कार्य तडीस नेण्याचे कामी एकटा अर्जुन माझे चांगला उपयोगी पडेल शेवटी मी युधिष्ठिराला बंधूंसह राज्यावर बसवीन जगताचे कल्याणाकरता देवावतार नरनारायण ऋषी कृष्णार्जुनांच्या रूपाने क्षत्रियांचा संहार करण्यास उद्युक्त झाले आहेत असे लोक म्हणत राहतील नंतर हे साधुवरिया दुर्जनांचा सा यथेपसित निपात करून भूभार हलका केल्यावर आत्मज्ञानाची स्मृती होऊन मी सर्व यादवांचा व ही घोर प्रलय करीन याप्रमाणे नारदा चार तर्च्या मूर्ती धारण करणारा मी या प्रकारची अपरिमित कर्मे केल्यावर ब्राह्मणांना पूज्य असलेल्या व मीच प्रथम निर्माण केलेल्या प्रदेशाला परत जाईन ही द्विज्रेष्ठा हंस कूर्म मत्स्य वराह नरसिंह वामन परशुराम दाशरथी राम सात्वत, कृष्ण व कल्की या स्वरूपांनी मी लोकोद्धार्थ अवतीर्ण होई जेव्हा वेदातील श्रुती नष्ट होतील तेव्हा ती मीच परत आणली जेव्हा वेदातील सृष्टी नष्ट झाली तेव्हा ती मीच परत आणली किंबहुना पूर्वी कृतयुगामध्ये वेद व श्रुती ही मीच पुन्हा उत्पन्न केली त्यांची मी पुनः रचना केली तू जर पुराणे ऐकली असशील तर माझे श्रेष्ठ अवतार पुष्कळ होऊन गेले व वेळोवेळी लोककार्य करून माझ्या प्रकृतीत माझे अवतार शेवटी लीन झाले असे तू ऐकले असशील माझे दर्शन तुला जसे झाले तसे प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही झाले नाही तुझ्या मतविषयक अनन्य भक्तीचे योगाने आज माझे दर्शन तुला घडले हे ब्राह्मणा तू माझा परमभक्त म्हणून इतके सर्व मी तुला सांगितले तू तु सच्छ्रेष्ठा हे सच्छेष्ठा तुझ्या भक्तीमुळे मी तुला माझ्या प्राचीन व भविष्य अवतारांच्या कथा व त्यांचे रहस्य इत्यादी उलगडून सांगितली भीष्म सांगतात याप्रमाणे बोलून तो विश्वस्वरूपी व अविनाशी भगवान वासुदेव तत्क्षणी अंतर्दान पावला आणि तेजोनिधी नारदांचाही इष्टू सफल झाल्यामुळे ते नरनारायणांचे दर्शन घेण्याकरता लगेच बदरीकाश्रमाला निघाले बाबारे नारायणाच्या मुखातून बाहेर पडलेले आणि चारही वेद सांख्यशास्त्र व योगशास्त्र यांची सुसंगत असलेले हे महोपनिषद नारदांनी जसे पाहिले होते व ऐकले होते तसे हुबेहूब ब्रह्मदेवाच्या घरी पुनः इत्थंभूत म्हणून दाखवले या उपनिषदाला पंचरात्र असे नाव त्यांनी दिले युधिष्ठिर विचारतो हे नारायणाचे अद्भुत महात्म्य नारदांपासून ब्रह्मदेवाने श्रवण केले म्हणून आपण सांगता तर हे काय तर हे काय ब्रह्मदेवाला माहीत नव्हते भगवान पितामह ब्रह्मदेव तर नारायणाचे पुढलेच पिढीचे ज्याच्या तेजाला सीमा नाही त्या नारायणाचा प्रभाव अशा ब्रह्मदेवाला कसा बरे माहीत नव्हता भीष्म सांगतात सहस्रावधी महाकल्प आणि लक्षावधी प्रलयकाल व उत्पत्ती काल आजवर होऊन गेले आहेत उत्पत्तीचा समय प्राप्त झाला म्हणजे प्रत्येक वेळी नारायण हा जगतश्रेष्ठा जो प्रभु ब्रह्मदेव त्याचे स्मरण करतो हे राजा देवश्रेष्ठ नारायण आपल्याहून फारच श्रेष्ठ आहे हे ब्रह्मदेवाला पुरे माहीत असते नारायण परमात्मा जगतप्रभू असून आपले जन्म नारायणापासूनच झाले आहे ही गोष्ट ब्रह्मदेव केव्हाही विसरत नाही ब्रह्मदेवाच्या सदनामध्ये जे अनेक सिद्धवृंद गोळा झाले होते त्यांना हे वेदसंमत प्राचीन उपनिषद नारदाने ऐकवले ब्रह्मदेवाला म्हणून नव्हे त्या शुद्धात्मा ऋषीपासून भगवान सूर्याने ते पंचरात्र उपनिषद श्रवण केले व सूर्याचे मागून जाणाऱ्या सहासष्ट हजार पुण्यपावन ऋषींना सूर्याने ते कथन केले राजा सर्व जगताला प्रकाश देणारा जो रवी त्याचे भोती फिरण्यासाठी ब्रह्मदेवाने जे पुनितांतःकरणाचे ऋषी निर्माण केले आहेत त्या सूर्यानुगामी महात्म्या ऋषींनी हे उपनिषद सूर्यापासून श्रवण केल्यावर मेरुपृष्ठावर गोळा झालेल्या देवांना ते श्रुत केले हे राजेंद्रा देवांपासून असित ऋषींनी या कथानकांचे अध्ययन करून ते पितरांना निवेदन केले आणि माझा पिता जो संतनू राजा त्याचेपासून मला हे विदित झाले हे भारता देव मुनी यांनी श्रवण केलेले हे पुराण मी तुला सांगितले ज्यानी ज्यानी हे श्रवण केले आहे ते सर्व परमात्म्याचे पूजन करतात हे ऋषीप्रणित कथानक परंपरेने एकापासून दुसऱ्याला याप्रमाणे चालत आले आहे राजा जो वासुदेवाचा भक्त नसेल त्याला तू हे कदापि सांगू नकोस माझ्यापासून इतर शेकडो उपाख्याने तू श्रवण केले आहेस पण हे कथानक त्या सर्वांचे सार आहे हे राजा पूर्वी दैत्य व देव यांनी मिळून जसे समुद्रमंथन केले व त्यापासून अमृत काढले तसे ऋषींनी सर्व कथांचे मंथन करून हे अद्भुत कथानक शोधून काढले एकांतामध्ये अनन्य भावाने जो मनुष्य या कथानाकाचे पठण अथवा श्रवण करील त्याची कांती चंद्राप्रमाणे होऊन त्याला श्वेतनामक महाद्वीपाची प्राप्ती होईल इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष परमात्म्याच्या स्वरूपात मिळून जाण्यासही तो समर्थ होईल यात तिळमात्र संदेह नाही या कथेच्या श्रवणाने रोगग्रस्त मनुष्याची व्याधी दूर होईल जिज्ञासूच्या सर्व कामना परिपूर्ण होतील आणि भक्तांना त्वरित कैवल्य पदाची प्राप्ती होईल राजा तू देखिल पुरुषोत्तमाची नेहमी आराधना कर तो अखिल जगताचा मातृस्थानी पितृस्थानी व गुरुस्थानी आहे हे महाभाऊ युधिष्ठिरा महाबुद्धिमंत सनातन भगवान ब्रह्मण्यदेव जो जनार्दन तो तुझवर प्रसन्न हो वैशंपायन सांगतात जन्मेजया धर्मराजाने हे श्रेष्ठ आख्यान श्रवण केल्यावर तो व त्याचे सर्व बंधू नारायणाची अनन्य भावाने भक्ती करू लागले आणि भगवंतांचा जय असो जय भगवान असे या मंत्राने त्यांनी एकाग्रतेने नारायणाचे ध्यान सुरू केले हे भारता श्रेष्ठ गुरु जे कृष्णद्वैपायन व्यासमुनी त्यांनी ही परमश्रेष्ठ नारायण नाम मंत्राचा जप गाऊन नारायणाची भक्ती केली अमृताचा आगर जो क्षीर समुद्र तेथपर्यंत अंतरिक्ष मार्गाने जाऊन देवाधिदेव नारायणाची त्याने पूजा केली व ते आपल्या आश्रमाला परत आले भीष्म सांगतात नारदांनी ब्रह्मदेवाच्या सदनात ऋषिवृंदापुढे जे कथानक स्वतः सांगितले ते मी तुला इथंभूत निवेदन केले परंपरेने हे कथानक प्राचीन काळापासून आजपर्यंत अबाधित राहिले आहे मला हे माझ्या पित्याने पूर्वी कथन केले सौथी सांगता वैशंपायानांनी जनमेजयाला सांगितलेला सर्व वृत्तांत मी तुम्हाला निवेदन केला हा वृत्तांत श्रवण करून जनमेजय राजाने यथाविधी नारायणाचे पूजन केले आपणही सर्व ऋषींनी उग्र तपश्चर्या केली असून अनेक व्रते आचरली आहेत आपण वेदवेते द्विजश्रेष्ठ नैमिशारण्यात वास्तव करणाऱ्या शवनकृषींच्या महासत्रासाठी येथे आला आहात आपणही मंत्रपूर्वक नारायणाला हविरभाग अर्पण करून सनातन परमेश्वराचे उत्तम प्रकारच्या यज्ञयागादिकांनी पूजन करा हे कथानं परंपरेने माझ्या पित्याला ठाऊक झाले व त्याने ते मला निवेदन केले ओम तत्स